खोची की मागे, सामर्थ्य व्यवहारात अनेक तऱ्हेने सांगता येण्याजोगा आहे पण प्राय हा माणूस विषय लोभी असल्या कारणाने विषयाची ओढ असल्या कारणाने परवा सांगितल्याप्रमाणे स्त्री नेत्र कटाक्ष ज्या प्रमाणे मनुष्याला लक्षात येतो त्याच जस व्यवहार दृष्टीच सामर्थ्य श्री गुरु हे स्वतः आपल्या बोधाने संपन्न असल्या कारणाने एक नियम आहे माणूस प्राया आपल्या मापाने लोकाला मोजत असतो मनुष्याचा स्वभाव आपल्या मापाने लोकाला मोजतो या शब्दाचा अर्थ आपल्या दृष्टीने तो लोकांच्याकडे पाहत असतो एखादा माणूस भोजन करून आलेला असला <laughs> म्हणजे त्याला वाटत <coughs> ब्रह्मांड जेवला आता कोण जेवायचे शिल्लक राहिले नाही सगळं ब्रह्मांड जेवलेले असत पण हा जर उपवास असेल तर त्याला असं दिसून येत की संपूर्ण ब्रह्मांड आज उपवास करताय ब्रह्मांड करीत नाही पण याचा याचा उपवास तो उपवास तात्पर्यंत मनुष्य दुसऱ्याला पाहतो हा त्यातला मूळ भाग आहे अनेक उदाहरणाने आपल्याला ही गोष्ट सिद्ध करता येईल ते एक प्रसिद्ध अशी गोष्ट आहे की एक गाय अशी रस्त्याने चालली होती आणि त्या रस्त्यामध्ये एक चार पाच जण सद्दु। सद्दु। सद्दु। आप सदग्रस्त म्हणायचे आपापल्या बसलेले होते त्यातला एक जो मनुष्य होता तो अत्यंत या गाईच शरीर अशा अशा तिच्या शरीरामध्ये एकंदर असलेल्या मंसाची तो मीमांसा करीत होता मीमांसा करण्यामध्ये तो मग त्याच्या शेजारी दुसरा बसलेला होता तो त्याच्यापेक्षा थोडा सज्ज नव्हता आणि तो होता तो विचार करीत होता अतिशय उत्कृष्ट पद्धतीच्या शेतकरी होता तो, तो म्हणत होता ही गाय इतकी उत्तम आहे कि या गायीच दूध अशा कडेच निघेल या गायी पासून मिळणाऱ्या दुधाने अमुक अमुक परिणाम होतील वगैरे वगैरे दुधाचा तो विचार करीत होता त्याच्या पुढे एक मनुष्य असा पवित्र बसलेला होता बुद्धिमान तो म्हणत होता या गायीला नमस्कार केल्याने तेहतीस कोटी देवतांना नमस्कार केल्याचं श्रेय प्राप्त होणार आहे म्हणून तो त्या गायीला नमस्कार करीत होता गाय तीच पण माणसाच्या नजरेमध्ये भेद असल्या कारणाने त्याच्याकडे पाण्याची दृष्टी बदलते त्याप्रमाणे साधू पुरुष हा स्वतः कृतार्थ झाला असल्या देखे आपुलिये प्रती जगची मुक्त ऐसा विवेक उदो तयासी असे कैता भेद तरी जगती त्याला जगतामध्ये भेद तो कसला आहे <coughs> देखे आपली प्रती जगची मुक्त त्याला असं वाटतं संपूर्ण जगत आता मुक्त स्वरूपाचा आहे मुक्त झालेला असं तो पाहत त्याप्रमाणे हे श्रीगुरु स्वतः यथार्थ नाम स्वस्वरूपाच्या बोधाने स्वस्वरूप सम्यक वस्तुस्वरूप बोधेनं दृश्य द्रष्टादी कल्पना नाशे दृश्य द्रष्टा इत्यादी कल्पनाचा विनाश करून निश्चय स्वरूपाचे स्वतः विजयाच्या आनंदामध्ये मग कधी होत नाही येत का आनंदाने मग्न होत नाही वास्तविक दृष्टीचे नि आलगे दृष्टीचं जे आग्रह दृष्टीच जे टोक त्या टोकाने दृष्टीत एक प्रकारचं सामर्थ्य ज्याप्रमाणे क्ष करण्याचा असं सामर्थ्य कि ते हडापर्यंत जात शरीराच्या सगळ्याचा भेद करून त्याप्रमाणे या साधू पुरुषाच्या दृष्टीच टोकाच सामर्थ्य आत्मदर्शनापर्यंत त्यांची वृत्ती पोहोचते ते आत्मदर्शन करतात आणि शिष्यालाही त्याच्या देहाभिमानाचा निराश करून त्रिविध देहाच्या अभिमानापासून निवृत्त करून त्याला निवृत्ती दृष्टीचे न्यालगे खोचे कि नि त्याचा परिणाम काय होतो की शिष्य ही या सर्व देहांचा निराश करून मी ब्रह्मरूप आहे मी आत्मरूप आहे अशा बोधावर तीन देहाचा आत्मदर्शनाला प्राप्त होणारे व सर्व देहांचा निराश करून आपल्या आत्मदर्शनापर्यंत नेऊन पोहोचवणारे ब्रम्हात्मिक साक्षातकाराला नेऊन पोहचवणारे कि मना ब्रह्माचं आत्मत्वाने प्रत्यक्ष रूप असं जे ज्ञान आहे ते करून देण्यामध्ये समर्थ असलेले श्रीगुरु पण ते श्रीगुरु या एवढ्या सामर्थ्याने केलेल्या कार्यामुळे स्वतः कधीही अभिमानी होत नाही मी एवढं जिंकलं मी एवढं शिष्याला ज्ञान दिलं माझ्या या सामर्थ्यामुळे तो तीन देहापासून अतीत झाला आणि आपल्या आत्मदर्शनाला प्राप्त झाला अशा प्रकारच्या अभिमानाला ते कधीही प्राप्त होत नाही का होत नाही यता या कल्पनेच्या ज्या वासनेच्या संबंधाने त्रिविध देहाचा अभिमान धारण करून हा ब्रह्मरूप असलेल्या जीवकोटी मध्ये अंतर्भूत झाला होता ती जी कल्पना ती जी अविद्या तीच मुळात पुरापी नातिभासाच्या पूर्वी, पूर्वी प्रतिभास होत असताना आणि आता अधिष्ठान ज्ञानानंतर म्हणून पुरापिनासिक पूर्वी सुद्धा ही कल्पना नव्हतीच असा तरी कल्पनेचा नाश तरी कसा काय झाला अशा बोधामुळे तो त्या विजयाने आनंदित होत नाही किंवा ते विजय तो जय आपल्याकडे घेत नाही शिष्याच्या देहाच्या अभिमानाचा निराश करतो स्वतः त्या तीन देहाचा निराश करून आत्मदर्शन करतो पण शिष्याच्या तीन देहाचा निरासा सारखा एवढा मोठा विजय मिळवू नही तो जय आपल्याकडे ते घेत नाहीत हे का घेत नाहीत त्याच दुसरंही कारण आहे की श्री गुरु शिष्य बनलेले आहे हे दुसरे त्याच कारण श्री श्रीगुरु स्वतः शिष्य बनल्या असल्या कारणाने करून एकपणे नव्हे सुशास करून गुरु शिष्याचे आपण वास पाहत असे या सांगितल्याप्रमाणे श्री गुरु शिष्य रूपाने असल्या कारणाने किंवा शिष्य रूपाने श्रीगुरुच असल्या कारणाने ते त्या विजयाबाबत स्वतःकडे कोणताही मोठेपणा घेत नाहीत माणसाचा स्वभाव असाय कुठे अल्प विजय मिळाला कुठे अल्पशी जरी अनुकूलता निर्माण झाली हा हे मी केला माझ्या मुळे हे विजयाला पावलं मी होतो म्हणून हे आज हे झाला वगैरे माणसाची म्हणण्याची प्रवृत्ती आहे <coughs> कि म्हणा गुरुजी तो नेहमी म्हणत असत कि एकाद्या साधू पुरुषाला एकाद्या वारकऱ्याला एखाद्या गरीबाला जर बाईने ताक दिलं तर ती सगळ्या गावभर सांगत सुटते की बघा हो मी आज वारकऱ्याला ताक दिलं हा ने ताक दिल्याबद्दल तिच्या मनामध्ये मोठेपणाचा अभिमान ताक ती गोष्ट काय वास्तविक असूपाचा असलेलं पण ते देण्यात ती स्वतःला अभिमानी समजते कोणी कोणाला थोडी मदत केली की मनुष्याच्या चित्तामध्ये अभिमान निर्माण होतो हा अहंकाराती गमतीदार आहे किंवा कुठे कोणत्या निमित्ताने निर्माण होईल सांगता येत <coughs> नाही पण माणसाची अशी <क्या> प्रवृत्ती असते <coughs> हे माझ्यामुळं झालं हा मी आणि मी केलं लक्षाइ कि गेजे गर्व अगर्वता करावे दास्य सकल असा शिष्याला भक्ता नियम है कि देवाची सेवा करताना वा श्री गुरुची सेवा करताना गर्वाचा लेश आपल्याला येता कामा नये स्पर्श होता कामा नये पण माणसाला समान होय देवा देवाला ते फार मोठं वाटतं म्हणून गग्गाची बाधा झाली की ढकल देव काय करतो त्याला ढकलून देतो म्हणजे त्या गर्वाचं घर गर, कधीतरी तो खाली करतो गर्वाचं घर कधीतरी तो उतरवतो देवाला तो गर्व सहन होत नाही पण माणसाचा स्वभाव थोडस काही काम केलं की लगेच गर्व एकाला लिहायला सांगितलं त्याने काही लिहून दिलं तर म्हणतो मग मी महाराजांना एवढं लिहून दिले बर म्हणजे लिहून दिल्याच त्याला गर्व अरे लिहून दिलं म्हणजे काय फार मोठे विजय यात्रा काय मन तो थोड़स काम के करूनी निराश कर शिष्या ब्रह्मत्म स्थिति बसविल्मित कारक वृत्ति ऐसी पलिड श्रेष्ठ जी केवल ब्रह्मस्थिति ब्रह्मस्थित ब्रह्म अशा स्थितीला नेऊन पोहोचवलंय तरी पण एवढ्या विजयासारखा मोठा विजय मिळवून तो जय ते श्री गुरु आपल्याकडे घेत नाही त्याच कारण बंधकाले असल्याकारणाने कोण कोणाच्या विजयाबद्दल मोठेपण माने हा त्या त्यातला मूळ भाग आहे म्हणून श्री गुरु आपल्या स्वतःकडे कोणत्याही प्रकारचा श्रेष्ठपणा घेत नाही यात त्यांच्या थोरपणाचा कटाक्ष किरण दृष्टीक्षेप कटाक्ष किरण म्हणजेच दृष्टिक्षेप दृष्टिक्षेप हा म्हणजे दृष्टीचा अलग म्हणजे टो अग्र आपल्या दो दो खोचले। योगाने करण शरीरापर्यंत निराश होऊन जातात त्यांच्या जा दृष्टीत सामर्थ्या किती दृष्टी तिथपर्यंत जाते ती तर जातेच शिष्याच्या वृत्तीला तिथपर्यंत घेऊन जातात इतकं जरी त्यांनी जय मिळवला तरी त्या जयाच्या का हे त्यांच्या आपल्या चेहऱ्यावरले भाव, बदलत भाव, बदलत भाव लगेच बदलतात स्तुती मिळाली गगना एवढा होय मोठे की निंदा आहे की कपाळ धरून ठाके थेंबेने वेरे व वा वारेने सुखे चिखलू जायचा असा आपला स्वभाव विशेष रूपाने स्पष्ट रूपा प्रतिपादन करता गुरु जे गुरुत्व है अंगभूत गुरुत्व आहे हे स्वयंभू गुरुत्व आहे हे सिद्धांत पुन्हा एक वार वारतात लघुत्वाचे मुद्दले बैसरा गुरुत्वाचे शेले ना सदैव जो महाराज म्हणतात लघुत्वाचे निशे शिष्य मुद्दले गुरूंच मुद्दल काय तुम्हाला अगदी व्यवहारात सांगायचं झालं तर जगात असलेल्या लोकांमध्ये आपलं अज्ञान हे त्यांचं मूळ भांडवल आहे आपण जर ज्ञानी झालो तर त्यांचं का आहे चालायचं नाही वकिलाची वकिली कशावर चालते लोकांच्या कायद्याच्या चा अज्ञानावर चालते लोकांना कायद्याचं चा अज्ञान वकिलाला कायद्याचं ज्ञान म्हणजे कायद्याचं अज्ञान नाही तुला निवृत्तीमुळे त्याचा व्यवहार सुरळीत होतो म्हणत होतो त्याप्रमाणे आपल्या अज्ञानावर कित्येक लोकांचं जीवन अवलंबून आपण कितीही विद्वान असलो काशी मध्ये जर आपण गेलो तर एका चढ एक विद्वान आहे पंडित राज राजेश्वर शास्त्र्यांच्या समोर गेलं म्हणजे आपण कितीही बुद्धिमान असलो तरी तिथे गेल्यानंतर आपली बुद्धी कमी पडते त्यांची योग्यता तेवढी मोठी असल्या कारणाने तेथे ते आपली बुद्धी काही चालत नाही आपण शहा आहे कुठे सारा वाळवंटात <laughs> सारा वाळवंटामध्ये अं निरस्त पादपे देशी एरंडोपी द्रुमा येते जिथे एकही वृक्ष जन्माला येत नाही तिथे एरंडाचा झाड उंचावलं म्हणजे म्हणतो वा वा काय द्रुवा फार मोठा वृक्ष असं म्हटलं जातं वा वास्त्रामध्ये लंगडी गाय जशी शहाणी ठरते तसं तुमचं आमचं गुरुत्व आहे की जे जनसामान्यांच्या अज्ञानावर जगले आहे महाराज म्हणतात शिष्ये अविद्या व अविद्याकल्पित लघुत्व त्या शिष्याच्या ठिकाणी अविद्याकल्पित लघुत्व आहे आणि त्या लघुत्व निमित्तेनं त्या शिष्याच्या लघुत्वाच्या निमित्ताने श्रीगुरु गुरुत्वेन शोभयते हे आमचे श्रीगुरु फार शोभायमान कशामुळे शिष्याच्या अविद्याकल्पित लघुत्वाच्या निमित्ताने अतिशय शोभायमान झालेले आहेत असो अभावनाश अविद्या तत्कार्यो अत्यंत अत्यंत अभाव वास्तविक अविद्या आणि तत्कारी यांचा अत्यंत अभाव आहे त्याचा नाश करण्यात काय विशेष त्याचा नाश अभाव रूपच फक्त ओळखायचं आहेच फक्त तसा निश्चय नाही तो करणं एवढं त्यात काय ते कर्तव्य आहे तर असल्या शिष्याच्या लघुत्वाच्या निमित्ताने गुरुत्वाच्या आणि शोभेला प्राप्त झालेले जे गुरु ते शिष्याचं शिष्यत्व लघुत्व गेलं की यांचं गुरुत्व संपुष्टात येत तसे माझे हे गुरु नवीन गुरु कसे है जे गुरु गौरव जे गुरु वैभव अंगभूत है सिद्ध स्वरूप है ते सिद्ध सुरु ने, ते सोड़ा होत होता विलास विलासा नाम केवल विनोद विलास केवल विनोद सहा वास्तविक तो मिथ्या काय विशेष महत्व असायचं त्या का शोभेला काय विशेष महत्व आहे तरी सुद्धा वास्तव स्वरूप न विक्रो ती त्यांचं जे वास्तविक स्वरूप आहे ते यांच कधीही विनाशाला पाहत नाही शिष्याच्या सापेक्षतेने गुरुत्व येवो शिष्याचं लघुत्व गेल्यामुळे ते गुरुत्व वाव ठरव पण त्यांचं स्व स्वरूपाच असलेलं जे वास्तविक स्वरूपाचं असलेलं जे गुरुत्व नाम श्रेष्ठत्व न विक्रिकार निर्माण होत नाही निर्विकार स्वरूपाच तेवदशा धारण केलेल्या शिष्याच्या लघुत्वावर हे स्वतः गुरुत्वाच्या ऐश्वर्यावर शोभतात यात मोठे काय हो गुरुंनी शिष्याच्या म्हणजे जीवदशेचा निराश केला होते कुठे निराश करायला जीवदशा नव्हतीच तिचा निराश करण्या म्हणजे मिथ्याभूत असलेल्या जीवदशेचा निराश करून श्री गुरु दैववान झाले सांगायचंय की यामध्ये फार मोठा पुरुषार्थ नाही असं समजून ते स्वतः श्री गुरु ते म्हणत काय नव्हतं तो मिथ्याभूत असं वासनेनं देह संबंधाने तो आपल्या ठिकाणी जीवदशा धारण करून बसला होता त्या मी नाही म्हणून सांगितल्यापेक्षा काय दुसरं म्हणजे त्यात पुरुषार्थ नाही असल्या कारणाने त्याच्या सापेक्ष आलेले जे गुरुत्व ते त्या गुरुत्वामुळे शोभत नाही त्यांच्या गुरुत्वामुळे शोभत असल्या कारणाने यांचं गुरुत्व हे अंगभूत आहे जसं तुम्हाला आर मी सांगितलं होतं की शिष्याच्या सापेक्ष असलेले जे गुरु ते गुरु जगामध्ये पुष्कळ आहे त्या गुरुंचा निषेध करून महाराज म्हणतात की तसा हा आमचा गुरु नाही प्रवृत्त झाले म्हणून हे गुरु ते बरोबर गुरुजीचा तर नेहमी म्हणत असत कि शिष्याने संतांच शिष्यत्व पत्करल्यामुळे शिष्याने काय गुरु म्हटला असलं तर तो भाग दे पण त्या गुरुत्वावर यांचं गुरुत्व अवलंबून आहे असं मात्र नाही त्यामुळे हे गुरुत्व पदवीवर आरोप झाली असं नाही सामान्य लोकांची गोष्ट ठीक आहे की जे शिष्याला अनुग्रह करतात म्हणून गुरुत्व पदवीवर आरोप होतात एखाद्याला विचारलं तुम्ही गुरु का माझे हजार शिष्य आहेत तो चांगले चौदाशे शिष्यांचा गुरु होता ठीक आहे शिष्यांच्यावर अनुग्रह केल्यामुळे गुरुत्वाला पावला ही थी गोष्ट ठीक आहे पण मूळ गोष्ट अशी आहे की हे फार फार गुरुत्व और बसून विशेष काय अनुग्रह केला की जीवाचं जीवत्व ते निवृत्त केलं त्याचा निराश केला नसलेल्या जीवत्वाचा निराश करून गुरुत्वाच्या पदवीला पावलेले जे गुरु ते गुरु सुद्धा हे माझे गुरु नव्हे यांची समजूत तशी असल्याच कारणाने यांना माहीत आहे की मी नसलेल्या जीवत्वदशेचा निराश केला यात काय पुरुषार्थ आहे म्हणून त्याचा विजयही आपल्याकडे घेत नाहीत त्यामुळे गुरुत्व पदवीवरही आरोढ होत नाहीत त्यांचं गुरुगौरव स्वाभाविक गुरुत्व ते त्यांना सोडित नाहीत अशा स्वरूपाचे असल्या कारणाने स्वतः सिद्ध गुरु आहेत हे कुणामुळे गुरु नाही सिद्ध स्वरूपाने गुरु आहेत म्हणून माझे श्री गुरु निवृत्तीनाथ मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जी गुरुंची यादी आहे त्या गुरुंच्या यादीतले हे नव्हे हे स्वतःसिद्ध स्वयंभव असलेले गुरु आहेत ज्याप्रमाणे आडनाव नवरे परवा तुम्हाला सांगितलं बायको मेली तरी हे नवरे बायको येण्यापूर्वी नवरे बायको आली तरी नवरे त्याप्रमाणे शिष्य आला तरी गुरु शिष्य असला तरी गुरु शिष्य गेला तरी गुरु का त्याचं कारण हे स्वतः सिद्ध गुरु आहेत म्हणतो असं माझ्या गुरूंचं गुरुत्व आहे ते या उभी शिष्याच्या लघुत्वाच्या मुद्दे लावून जो गुरुत्वाच्या श्रेष्ठ पदावर बसला आहे शैली म्हणजे ते सापेक्ष लटके गुरुत्व लघुत्व नाहीसे करून जो लटक लघुत्व आणि लटकच गुरुत्व दोन्ही नाही सरून म्हणजे सापेक्ष भावांचा निराश करून जो भाग्यवंत श्रेष्ठ आहे व्यवहारमध्ये गुरुला श्रेष्ठपणा येतो व्यवहारातही गुरुला श्रेष्ठपणा येतोच काय त्याला भांडवल शिष्य असतो मग त्याच भांडवल काय मुद्दल काय त्याच मुद्दल शिष्य ज्या प्रमाणे भांडवल असणारा व्यापार भांडवल संपलं म्हणजे मग काय व्यापार बसला आपोआप त्याला अगदी काठ्या घालून जरी उभं करायचं ठरवलं तरी काय उपयोग नाही येतो व्यापार असा असतो व्यापार हा नेहमी मुद्दलावर उभा राहतो मुद्दल संपलं की व्यापार संपला त्याच प्रमाणे yeah, शिष्य कृतार्थ झाला म्हणजे शिष्याचे शिष्यत्व जाते शिष्य एकदा की शिष्याचं शिष्यत्व संपलं गुरुच्या कारणाने गुरुचं भांडवल नाही झाल्या कारणाने यांचं श्रेष्ठ पद यांची श्रेष्ठ पदवी त्याच्या बरोबर होते आणि ते गेले म्हणजे तत् दुसऱ्या व्यक्तीवर आलेला गुरु पणही जात त्यांचा गुरु पण आहे जो गुरु भाव आहे तो गुरु भाव संपतो <laughs> त्याला भावच राहत नाही थोडक्यापणे कमी अशा प्रकारे जाणारा व येणारा असा गुरु शिष्यभाव मिथ्या आहे जाणारा आणि येणारा शिष्याच्या संबंधाने येणारा व शिष्य शिष्यत्वाचा परित्याग करून ब्रम्ह झाला कि त्याच्या लो लोकांचा भाव माझ्या श्री गुरुनी नाहीसा करून टाकला असून म्हणतात असा जो नास्का गुरु शिष्य भाव आहे तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी असं लिहिले एक करीती गुरु गुरु भोवता भारू शिष्याचा कुंस नाही पायचारी मनुष्य पवी पुत ज्यांच्यामध्ये केवळ गुरु भाव किंवा भाव म्हणजे शास्त्र शुद्ध अशा प्रकारचा नसून केवळ व्या व्यवहारताच गुरु शिष्यभाव ज्यांच्यामध्ये निर्माण झाले आहे त्यांचा तिथे त्यांनी निषेध केला गुरुशिष्यभाव शास्त्रीय शुद्ध असेल तर तो मान्य व्यवहारदशेमध्ये जीवदशेमध्ये ही गोष्ट मान्य जीवदशा निवृत्त करण्यासाठी या गुरुशिष्य सतपथाची गरज आहे पण तो गुरु शिष्य सतपथ सतपथ न राहता तर तो, तो निंद्री करून टाकला तुमचे गुरु कसे काय आमचे गुरु, का गुरु स्वतःसिद्ध भावाने स्वतःसिद्ध गुरुत्वाने संपन्न आहे गुरु त्यांचं गुरुत्व त्यांना सोडित नाही फरक एवढाच आहे आम्ही गुरुत्वाच्या मागे लागलेले आहोत आणि गुरुत्व त्यांच्या मागे लागलेला आहे हाच त्यातला मूळ फरक आहे श्री गुरु निवृत्तीनाथांच्या मागे गुरुत्व लागलेले आणि आम्ही गुरुत्वाच्या मागे लागले जगात सुद्धा असे लोक आहेत की जे लोकांच्या मागे लागले आहेत की ज्यांच्या मागे लोक लागलेले त्यातही तुम्हाला एक बारकावास सांगून ठेवतो तो तुम्ही ध्यानात ठेवा कुठे लिहिलेला नाही पण एकंदर गुरुजी आपल्या म्हणत असत ते आपल्याला मी सांगतो लौकिक या पंचविषयांच्या वा लौकिकाच्या लौकिकाच्या म्हणण्याचं कारण पंचविषयाच्या आतच मायेचा जो प्रभाव आहे मायेचे जे, जे चपेट घात आहे त्यापैकी सगळ्यात मोठा चपेट घात लौकिकाचा आहे लौकिक हा सत्वगुणाने प्राप्त होतो रोजगुणाने धार्मिकत्व निमित्ताने होणारी जी प्रसिद्धी ती जी कीर्ती ती कोणाला प्राप्त होत नाही ती जी भगवत विभूती त्या धार्मिकत्व निमित्ताने होणारी ख्याती जनमानसामध्ये होणारी लोकमनोमंदिरामध्ये होणारी जी प्रशंसा ती उगाच कोणाची घडत त्या दृष्टीने जर आपण विचार करू लागलो तर धार्मिकत्व निमित्ताने लोकांच्या मनोमंदिरामध्ये होणारी जी प्रशंसा जी प्रसिद्धी जी ख्याती जी स्तुती ती स्तुती सत्वगुणाने होत असते सत्कृतीने घडत असत आणि ही सत्कृती ही स्तुती हाच मायेचा शेवटचा फटका आहे मोठे मोठे लोक जर कुठे गुंतले असतील तर यामध्ये गुंतलेले आहेत आज कीर्तन येथे उद्या तिथे परवा तिथे लोक काय म्हणतील लोकांना सांगितलं पाहिजे प्रचार केला पाहिजे प्रसार केला पाहिजे यद्यपि ही गोष्ट सत्वगुणाच्या क्षेत्रात मान्य असली तरीसुद्धा आपण आता ज्या गुरुत्वाचं वर्णन करत आहोत त्या वर्णनाच्या मानाने हे लौकिक भागात आहे हे माया कार्याच्या वर्गात आहे म्हणून लौकिक रूप मी आत्ता सांगितलेले सत्वरूप या संबंधाने असलेली सगळी दैवे संपत्ती व शब्द स्पर्श रूप रस गंध विषय जो धावतो तो विषया सत समस्पर्श रस इत्यादि पंच व लौकिक ज्यादा महापुरुषा पाठीशी लगे समझाव प्रारोप है प्रार्धाची आणि पुरुषापराची ही खूण आहे गृहपैकी ही खूण आहे हे आपण विषयाच्या पाठीशी लागलो तर विषय आपल्या पाठीशी लागले आहे आपण लौकिकाच्या मागे लागलो लौ, लौकिक आपल्या पाठीशी लागलाय आपण जर लौकिकाच्या मागे लागलो लौ, असलो तर समजावं की आपल्या चित्तामध्ये विषया सत्य सात्विक असे गुरु शिष्या मोठमोठ्यादी विलासे गुरु शिष्याच्या निसंगाने फाशी लावली निसंग म्हणजे या माने फासा टाकलाय आणि त्याच्यात त्याने गुंतवलाय इतका मायेचा जबरदस्त पगडा असल्या कारणाने कुठेतरी माया गुंतवतेच सते शेवटी या लौकिकामध्ये गुंतवित असते कोण कीर्तन प्रवचन करायला वाईट म्हणतो लौकिकाच्या मागे लागणारा वाईट कोण म्हणतो वा लोक तर त्याची स्तुती करतात लोक स्तुती करतात आज तर मायेचा शेवटचा फटकार आहे माया माया म्हणून माला मुखे कर। मुखाने घडली कि मनुष्याला रुचकर असते अतिरुची त्याच्या मनामध्ये निर्माण होते एका ग्रस्थाने अशी पाठी लावली होती व गोष्ट सांगत असते ती पाठी अशी लावली कि मला कोणी स्तुती केलेली आवडत नाही ज्याला माझे स्तुती करावयाची असेल त्याने माझ्या घरात येऊ नये अशी पाटील प्रत्येक गावात एक चांदा चौकडे असते त्यांना नको तो होतो जे नको म्हटलं कि ते करायचं ना नारेला फळ म्हणून सांगायचं फळणारिणीला नांद म्हणून सांगायचा असा त्यांचा स्वभाव त्यांना विचारलं काहू जी बाई नांदते तिला कोण म्हणून सांगता आणि पळणारी जी स्त्री आहे तिला पाहिजे म्हणून सांगता तुम्हाला खरं काय सांगायचं आहे आम्हाला जे चाललेलं असतं त्याच्याविरुद्ध सांगायचं बस आम्हाला काय सांगायचं गाईडी का चालू कोणाचं जे चाललंय त्याच्या उलट सांगायचं आमचा नियम त्याप्रमाणे ती पाठीवाच रे सगळे त्या चौकडीची मिटिंग भरली सभा भरली सभ्यता नव्हती पण सभा होती सगळेच असभ्य लोक त्यांच्या सभेत काय सभ्यता असायची नाहीतरी आपल्या विधानसभेला विधाय नाही आणि सगळी नाव तर ठेवलंय मात्र विधानसभा असं त्या तात्पर्य त्या आपल्याला ता एवढं सांगायचं त्यांची सभा बनली आणि त्या सभेमध्ये असं ठरलं की या माणसाची जो कोणी स्तुती करेल त्याला एक हजार एक बक्षीस <laughs> गमत आहे कारण आहे एक फुकट पैसे घालवायचे पण मृत तिच्या काही इलाज नाही लावली अशी मोठी पाठी कि बा अशी स्तुती करणारा येईल त्याला अमुक अमक बक्षीस मिळेल एक मनुष्य बुद्धिमान होता आणि द्रव्याचा इच्छुक पण होता माणसाचा स्वभाव आहे ठीक आहे म्हणलं आपण या स्वभावाचं म्हणून मनुष्य स्वभावाचं ज्याला बिनचूक ज्ञान आहे तो, <laughs> तो व्यवहारात कधीही फसत असे व्यवहाराचे बिनचूक स्वभावाचे म्हणजे प्राणी मात्राच्या स्वभावाचे ज्ञाते नारदमुनिया ध्याना केला सगळ्यात मुख्य फार त्यांना स्वभावाच रावणाकडे गेले तर तिथे पण गेले तर तिथे पण रामाच्याही स्वभावाचं ज्ञान रावणाच्या पण स्वभावाचं ज्ञान कृष्णाकडे गेले तर कृष्णही पाद्यपूजा करीत असेल कंसाकडे गेले तर कंसही पाद्यपूजा करीत असेल कंसाला सांगितलं अरे कंसा कस वेडार येतो आठवा पुत्र मारणार पण आठ मुलं उभी कर बघ अशी इकड नमोज बघ आठवा आता इकडं बघू हा आठवा मग पहिला आठवा होतो पहिला होतो हा हे बरोबर आहे पटवून दिलं म्हणजे प्रवृत्त होईल हे त्याच्या स्वभावाचं वर महानारदाना माहीत असल्या कारणाने एका युक्तीत काम भाग त्या पद्धतीने त्या माणसाला स्वभावाचं ज्ञान असल्याकारणाने त्यांनी विचार केला की के ठीक आहे पण हे जे पैसे आहेत एक ते कोण्यातरी मध्यस्थाच्या हातात तेव्हा मी स्तुती करून येतो तू स्तुती करून आला हे आम्हाला कसं कळायचं तांडाच्या तांडा आत घ्या त्यांनी सांगितलं की मी जाऊन बसलो मी तुम्ही येऊन बसायचं आग प्रवेश झाल्यावरून सगळे थांबले हा आत गेला नमस्कार करून या बसा बसले काय म्हणले आपण का आला मी पाठी बघून आलो पहिली उत्तर काय द्यायचं मी पाठी बघून आलो मी चार धाम चार वेळा फिरून आलो बारा ज्योतिर्लिंग बारा वेळा फिरून आलो सप्तपुऱ्या सात वेळा केल्या पण साऱ्या एकंदर आसे येतो हिमाचल प्रांतात मला अशी पाठीच कुठे बघायला मिळाली नाही पाठी बरीच पाठी आहे अशी पाठी लिहिणारा माणूस तरी कोण आहे की ज्याला स्तुती आवडत नाही त्याला बघावं त्याचं दर्शन घ्यावं म्हणून मी आता आलं वा वा छान छान अहो मी एवढी मोठी पाठी लिहिली पण कोणाला आवडली नाही तुम्हाला आवडली म्हणजे फार चांगलं झालं आनंदाची गोष्ट आहे काय चाललंय स्तुती आहे अगोदर स्तुती आणि पाठी लिहिणारा कोण आहे मी पाहण्यास साठवायला अहो पाठी जर आहे तो ज्याला स्तुती आवडत नाही असा माणूस स्तुती मोठा असेल संतांनी लिहिले की दुसऱ्याच्या मुखाने केलेली स्तुती माणसाला आवडते म्हणून तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही लिहिले फार मोठं आश्चर्य म्हणून मी पाण्यासाठी ठेवलं वा आपली योग्यता फार मोठी आहे भाऊ माणसाला स्तुती फार आवडते स्तुती केल्यानंतर माणसं हरकून जातात पण तुम्हाला स्तुती आवडत नाही फार चांगली गोष्ट आहे वा वा, वा वा मला असं म्हणणारा माणूस पहिल्यांदाच भेटला म्हणतात असं म्हणणारा माणूस मला पहिल्यांदा स्तुती करण्याच्या मिसाने स्तुती करण्याच्या निमित्ताने हा जाऊन त्याची स्तुती करून माणसाला कोणीही स्तुती केली की आवडते ही सत्वगुणातली बाजू असल्या कारणाने पाठीशी मनुष्य लागतो घेणार म्हणून या राजस तामस कोणत्याही विषयाच्या पण आपण पाठीशी लागलो असं दिसलं आपल्या मनाने आपल्याला उत्तर दिलं आपण समजावं की आपल्या चित्तामध्ये असत हे विषय हा लौकिक आपल्या पाठीशी लागला म्हणजे समजा की आपला आदृष्टी त्याची खूण आणि ही खूण कोणी कोणाला विचारायची नाही लोकांची परीक्षा घ्यायची नाही है है <laughs> तु, हा धावतोय का याच्या मागे विषय धावतोय अरे तुला करायचं काय त्याच्या करता तू तुझा विचार कर ना बाबा तुझ्या पाठीशी विषय लागलाय तर तू विषयाच्या पाठीशी लागलाय हा विचार करण्याच्याऐवजी हा विषयाच्या पाठीशी लागलाय की याच्या पाठीशी विषय लागलाय असा विचार करण्यात काय तू मोना दादांच्या शब्दात जरा परखड सांगायच झालं तर ह्या तांबार चौकशात तुला कोणी त्या तांभार चौकशात सो सोडून तू तु, तुझी चौकशी कर पहिल्यांदा जर इन्क्वायरी करायची असेल दुसऱ्या पुढे जाऊन दुसऱ्याची चौकशी करण्यापेक्षा स्वची स्वतःला कर त्याचं तुला उत्तर मिळेल त्यातलं तात्पर्य एवढंच आहे की माणसाने स्वतःचं स्वतःला चिंतन केल्यानंतर असं कळून की आपण त्याच्या पाठीशी लागलो आहोत का ते आपल्या पाठीशी माझे श्री गुरु असे की शिष्याच्या सापेक्षतेने येणारं जे गुरुत्व त्याच्या पाठीशी लागलेले नसून गुरुगौरव सांडी किंवा गुरु गौरव गुरुवै गुरु सिद्ध गुरु आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ज्या दृष्टांत असा कि एका ग्रामामध्ये ब्राह्मण जातीत ग्रामण्य सुरू होऊन दोन पक्ष झाले एका पक्षास शुक्ल पक्ष म्हणून व दुसऱ्या पक्षास कृष्ण पक्ष म्हणत हे पक्षोपक्षांची जी बाजू आहे ही आजच निर्माण झाली असं आपण समजायचं कारण आता पक्षांची नावं बदलली एवढं कम्युनिस्ट पक्ष नक्षलवादी पक्ष काँग्रेस पक्ष त्याच्यात मला समाजवादी काँग्रेस पक्ष काय गळ्या भांगडी निर्माण केल्यानं नावं देत दे। जनता पक्ष भारतीय जनता पक्ष लोकदल पक्ष आणि फुटीर लोक किंवा पुढारलेला काय काय विचारणार पण लोक दल शेवटी असे हो त्याच्यात जसे प्रकार निर्माण व्हावे तसे पूर्वी प्रकार निर्माण झाले आणि ते भांडणक्षणत्या पक्षाचे आम्ही सांगतो कधी शुक्ल पक्षाचे असतो कधी वैद्य पक्षाचे असतो आता कोणा पक्षाचे आपण आज वैद्य पक्षाचे अष्टमीचे भगवान एक का अवतीर्ण व्हायचा गोकुळ अष्टमीच्या दिवशी म्हणजे भगवान अवतीर्ण व्हायचं या पक्षाचे आम्ही कित्येक वेळा लोक विचारतात एक भटी त्यांना विचारलं तुम्ही कोणत्या पक्षाच्या सांगायचं वाचला एका पक्षास शुक्ल पक्ष म्हणत व दुसऱ्या पक्षास कृष्ण पक्ष म्हणत त्या शुक्ल पक्षात एक शुक्ल या उपनावाचा मनुष्य होता नाव शुक्ल या शुकला, शुकला, दुसरे इतर होते। काही दिवसांनी ते शुक्ल था आणि कृष्ण हे दोन्ही पक्ष बोलले ते पक्ष म्हणजे संपुष्टात आले पण त्यांचं काहीतरी घडलं म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आले कोणी कोणाच्या पायाखाली आचार होऊन गेलं हे माहित नाही चल बदलू एकत्र आले अहो या दल बदलूपणामुळे जनता पक्षाच राज्य गेलं <laughs> <laughs> नाहीतर यांच चांगलं राज्य करायचं चांगलं डोक्याबाज होते सगळे पण अतिशहाणपण हे ने नेहमी वाईट असत अतिशहाण्याचा बैल रिकामा तशी गोष्ट घडलेली आहे दल तेव्हा दलबलू लोक झाली एकत्र तेव्हा शुक्ल पक्षातील इतर शुक्ल पक्षही गेला कृष्ण पक्षही गेला तर तो पक्ष संपला सगळा करेल तेव्हा शुक्ल पक्षातील इतर लोक आपण शुक्ल असे म्हणत ना शुक्ल पक्षाचे म्हणून घेत नव्हतं परंतु आणि कृष्ण हे दोन्ही पक्ष जरी मोडले तरी शुक्ल अण्णाच्या ग्रहस्थाचे जे स्वयंभू शुक्ल होते नाही त्याच काय म्हणतात काय नाही हे स्वतःच दादांनी लिहिलेली गोष्ट आता त्याला त्याचप्रमाणे संबंधाने तरी स्वयंभू गुरुत्व म्हणजे श्रेष्ठत्व त्यांचं कायमित्यूपाने असते ते, ते कायम एक रुपाने श्रीगुरु शिष्यास मायेकून उतारतात त्याचा नवर सांगतात आता आश्चर्य काही या परमार्थात आहे त्या परमार्थातलं हे एक आश्चर्य कि श्री गुरु आणि शिष्याला माया नदीतून तारतात माया जलातून तारतात हे ऐकल्या एक, एक मनुष्याच्या मनात आश्चर्य निर्माण होत नवल निर्माण होत या पदयोजनेवरून निर्माण होणारा जो नवला त्याच वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात नाही ते घनवटे कबडी येई या ओवीचा पहिल्यांदा तुम्हाला भावार्थ भावार सांगतो तुम म्हणजे इकडे नाही ते जळी जे माया या मा सा माया माया शब्दाचाच अर्थ आहे या मा जी नाही ती माया हेच कोणी प्रकारचं जल म्हणजे नाही ते माया जल म्हणजे नाही ते जग त्या शब्दावरून सिद्ध होत माया या मा म्हणजे जी नाही ते जल म्हणजे नाही त्या जला जलामध्ये बुडेजे कोण बुडतो तो जीव बुडतो मिथ्याभूत असत मिथ्याभूत मृगजल समुद्रे यथा निमजन निमज्जन एखादा निमज्जनम एखादा मनुष्य मिथ्या अशा मृगजलामध्ये बुडत होता मिथ्याभूतम मिथ्या स्वरूपाचं असलेलं मृगजल त्या मृगजलाचा समुद्र त्या समुद्रामध्ये एक माणूस बुडत होता हे जसं म्हणावं अगदी तथा त्यातून एक माणूस तरुण निघाला अगदी मृगजल समुद्र जर मिथ्या असेल तर त्यातनं तरुण जाणं हे काही सत्य असेल ते तरुण जाणं ही मिथ्याच असणार तथा तस्मा तरुण तथय त्याच्यातून तरुण जाणं सुद्धा तसंच आहे तसंच आहे म्हणजे मिथ्याभूतच आहे असं तुम्ही समजा त्याप्रमाणे या पुरुषा मृगजल समुद्रम तीर्थवा एखादा माणूस मृगजल समुद्र तरुण जाऊन पुरुषार्थी भावती तो म्हणला बघा आम्ही कसा पुरुषार्थ आहे मृगजला त्या समुद्र, समुद्र तरुण आलोय अगदी तसं त्याप्रमाणे माझ्या या आणि श्री गुरुचं बोलणं तुमच्या पुढे दिसेल काय की गुरु म्हणे माया जळात तारतात मृषार्थकम ए तुमच्या गुरुंच पुरुषार्थ तो सुद्धा तसंच दिसत का नाही अशा माया जळात बुडणारा जो जीव म्हणजे जे जीवत्व मिथ्याभूत आहे त्या जीवाला म्हणे तारतात एक नवट दुसरं काय घनवटे तरीचे गुरु शब्दाचा अर्थ आहे ने वजनदार गुरुत्व म्हणजे वजन नेहमी नियम असाय हलक्या पदार्थाने माणूस तरतो वजनदार पदार्थाने माणूस तरत नाही गुरुत्व म्हणायचं घनवट म्हणायचं आणि त्याच्यापासून तरला म्हणायचं न करणं गमती आहे दगड बांधणारा गळ्यात माणूस बुडतो वजनदार दगड बांधून का तरतो तो हा हलका जो भोपळा असतो ना त्याने माणूस तरतो हे आम्हाला माहिती आहे हलक्या भोवपळ्याने जसा माणूस तरतो त्याप्रमाणे तुमचे गुरु जर लघु वाचते तर मग ठीक आहे पण नावच गुरु म्हणजे वजनदारपणामुळे दुसरं आश्चर्य बर ठीक आहे म्हणजे दोन आश्चर्य झाले तिसरी गोष्ट या नाही असल्या मृगजळा घनवट पदार्थाच्या साह्याने तरुण जाऊन हे कोणत्या तेराला जाऊन पोचतात कोणत्या गावात शिरतात ते म्हणजे कोणत्या गावाला जाऊन हा माणूस पोचतो ते म्हणजे सांगता येईल हे तिसरं आश्चर्य आश्चर्य माया शब्दाचा अर्थाय या माया त्या जलात म्हणजे नाही त्या जलामध्ये जीव बुडतो वजनदार पदार्थ म्हणजे गुरुत्वामुळे घनवट पदार्थामुळे हा जीव तरुण जातो तरुण कोणत्या गावाला जाऊन पोहोचतो ते म्हणजे सांगता या शब्दशहा धावत्या भावार्थाचं जर आपल्या चित चित्तात वर्णन आलं असेल तर त्यातला सिद्धांत सांगतो म्हणजे कडे वास्तविक स्वरूपाच्या दृष्टीने माया नाही त्या जीव बुडेल कसा म्हणून नसलेल्या माया जळामध्ये हा जीव बुडत होता हीच गोष्ट पहिल्यांदा चुकीची आहे तर नसलेलं म्हणायचं त्यात बुडतो म्हणायचं ही गोष्ट आश्चर्याची नाही का पण त्याचं उत्तर थोडक्यात असा आहे की माया नाही पण यथार्थ स्वरूपाच्या दृष्टीने नाही ज्या माणसाने देह तादात्म्य धारण केलेलं आहे ज्याच्या ठिकाणी अहममाध्यास प्रत्यक्ष दिसतो आहे त्याला ही गोष्ट सांगून आता उपयोगाचा नाही म्हणून तो या नसलेल्या मायेचं तादात्म्य धारण करून अर्थात माया देहादी पदार्थाशी संबंधित होऊन तो अहम रूपाने बुडतो आहे आणि अशा बुडणाऱ्या जीवाला श्री गुरु त्या तीनही देहांचा त्याच्या अहंकारादान पंचकोशाचा निराश करून त्याला पोहोचवतात आणि जाऊन पोहोचतो अमुख ठिकाणी सांगता येत नाही त्याचं कारण तेच त्याचं मूळ रूप आहे हा मूळ त्यातला प्रक्रियात्मक भाग आहे त्यातलं वर्ण आहे की ज्या जीवदशेविषयी ज्या जगताविषयी निराशाचा आपण विचार करतो त्या जीवदशेचा जर आपण विचार केला तर गौडपादाचार्य म्हणतात त्याप्रमाणे आदावंते यांना वर्धमाने पित तथा जे आदी असत नाही जे अंत्य असत नाही पण मध्यांतरी भासत ते वस्तुतः नसत जीवदशा पूर्वी नव्हती जीवदशा तत्वज्ञानानंतर नाही आणि मध्यंतरी भासली तर त्या काळी ही ती नाही बहुमताच्या भूतकाला विचारलं अमुक अमु गोपाळ गणेश पितळी दरवाजे खास वारी मी का घेत नाही ते आहेत का असं विचारलं तर तो भूतकाल सांगतो नाही भूतकालात नव्हता भविष्य कालाला विचारलं कि गोपाळ गणेश पितळी दरवाजा अमुक अमुक सालात अमक्या नावाच्या आहेत का तो भविष्य काल म्हणतो नाही दरम्यानच्या मध्यंतरीच्या कालात एकोणीशे ब्याऐंशी विचारलं की अमुक गोपाळ गणेश पितळी दरवाजा आहे का हा आहे दोन मत सांगतात दोन काल सांगतात नाहीत म्हणून एक काल सांगतो आहे म्हणून त्या एक कालाच्या आहे म्हणण्याला काही अर्थ राहत हा एक <coughs> प्रतिती होणं एवढी त्याची सत्ता आहे म्हणजे जगामध्ये खोट्या जीवदशेमध्ये हा खोट्या माया जगामध्ये हा जीव बुडवत होता ज्ञानेश्वर महाराजांनी पंधराव्या अध्यायामध्ये याच्यावर फार विवरण लिहिलेलं आहे ते तुम्ही सगळं त्या सगळं वाचा त्यातला थोडासा दृष्टांत भाग तुम्हाला सांगायचा ठरला ती तुम्हाला सांगता येईल त्याचा तो म्हणजे नदीचं रूप केले महाराजांनी वर्णन केले ब्रम्हगिरी होमुद्री किर नरगे. माझी दिसे ते वाऊगे मृगांबू ब्रम्हगिरी होऊन ते मृग जलाची नदी निघाली का नाही म्हणजे तिला उगम नाही अरबी समुद्राला जाऊन मिळते अमक्या सागराला जाऊन मिळते शांत समुद्राला मिळते ते कुठे मिळते ते सांगता येत समुद्री मादी दिसे पण मध्यंतरी ते दिसत तर त्याचा अर्थ काय मध्यंतरी दिसलं तरी मृगजळाची नदी ती मिथ्याच आहे त्याप्रमाणे त्या भूतांच्या अर्जुनाला ज्यावेळी शोक निर्माण झाला त्यावेळी भगवंतानी सुद्धा हीच युक्तिस्थिती वापरली आहे त्यापैकी हे जीव मरतायत म्हणून शोक करतो या विकल्पाचं उत्तर देताना भगवंत सांगतात अव्यक्ता भूतानी व्यक्त मध्या नि भारत अव्यक्त निधना नेव ता परिदेव परिदेवना हे होत मूळ अव्यक्त स्वरूपात होती नंतर अव्यक्त स्वरूपात जाणार आहेत म्हणजे हा मध्य होणारा जो भास आहे म्हणून महाराजांनी स्पष्ट लिहिले समस्त ही होते जन्माआधी अमूर्ती जन्मापूर्वी हे अमूर्त होते अव्यक्त स्वरूपात होती तुम्हाला दुसऱ्या शब्दा सांगितलं इंद्रिय अगोचर स्वरूपात पण मध्यंतरी मग पातळी व्यक्ती ते जन्मली या जन्माला आल्यानंतर ते व्यक्तित्वाला प्राप्त झाले ते आपल्याला दिसू लागले यांचा जेव्हा विनाश होईल तेव्हा हे जाणार आहे तेथ जाती जेथ निभ्रांत आने नव्हती अरे ते तिथेच जातात अन्यत्र कुठेही जात नाहीत मग तू जे पूर्वस्थिती येते ते आपुली ते आपल्या स्वतःच्या पूर्वस्थितीला येतात एर मध्ये जे प्रतिभासे महाराज म्हणतात मग हे झालं येताना अमूर्त होती नंतर तिथेच निश्चयाने जातात अन्यत्र कुठेही जात नाही मग एर मध्ये जे भासे ते निद्रिता स्वप्न देश झोपलेल्या माणसाला ज्याप्रमाणे स्वप्न पडावं स्वप्न झोपण्यापूर्वी नव्हतं मध्यंतरी भासलं पुन्हा जाग झाल्यानंतर नाही पण मध्यंतरी भासलं तरी ते पदार्थ जसे नाहीतच आकार मायमुळे आणि त्याचा हे श्रीगुरु विनाश करतात कारण या मध्यंतरी प्रतिभासाला पावणाऱ्या आकारामुळे व त्या आकाराच्या मुळामुळे मुख्य वित्त मोहे या मोहाला जीव प्राप्त होतो म्हणून महाराजांनी त्या मोहामुळे हा गटांगडा खातो त्या मुहामुळे अहममाध्यासाला प्राप्त झालाय तुम्हाला एक गमत समक म्हणजे हे पोळं सोडायचं कसं हे पोळं सोडवण्याचं काम असं आहे माया होता। तो आपल्या विसराने कसा काय बापुडे म्हणून जन्ममरणाची दुतडी ढवळते ठेले जन्ममरणाच्या या नदीमध्ये हा गटांगळा खात करतोय म्हणजे कसा माया जळामध्ये बुडत होता नाही ते जळी बुडी हे बरोबर आता गुरुत्वे तरी घनवटे तरी जे हे कसं काय आहे त्याला उदाहरण असं आहे नावेच उदाहरण त्याला चांगलं आहे तुम्ही नाव बघा आपली साधी होडी बघा होडी बारखी छोटी पंढरपुरातली आपली पंढरपुरातली बाहेर काढायची त्या पंढरपुरातल्या बाहेर काढून त्या होडीचं वजन करा समजा तिचं वजन एक पाचशे किलो आहे किती पाचशे किलो वजन आहे तुम्ही असं करा त्या पाचशे किलो वजनाच्या होडीच्या मानाने आणि ते दोन्ही पाण्यात सोडून वजन कोणतं जास्त बाबा मग वजनदार पदार्थ बुडायला पाहिजे हलका पदार्थ करायला पाहिजे त्याचं काय म्हणणं आहे घनवटे तरी जे हे आश्चर्य वाटतं मग तुम्हाला काय आश्चर्य वाटण्यासारखं माया नाही त्या माया जळी बुडिजे हे आश्चर्य त्याला वाटलं आम्ही त्याला सांगितलं माया जळी बुडीजे हे खरं आश्चर्य करण्यासारखं नाही त्याचं कारण आपोला आपण पया विसरू जो धनंजय ते रूप ये आणि परिणाम काय झाला परिणाम असा झाला जी प्राणीया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून माया त्या मायाुडतो हे खर आहे आणि वजनदार पदार्थाने कसा करतो नाव शंभर किलोच्या दगडापेक्षा वजनदार असूनही ती इतर पाण्यात बुडत नाही पण ती इतरांनाही तारून घ्यायला समर्थ होते नाव जशी वजनदार असूनही लोकांना लोकाना म्हणजे शंभर किलोच्या दगडापेक्षा लक्षात ठेवायचं दगडापेक्षा वजनदार असूनही लोकांना तारण्याला जशी समर्थ होते त्याप्रमाणे माझे गुरु सगळ्यात गुरु असून सगळ्यात वजनदार असून आणि जीवाना तरुण नेण्याच्या बाबतीत भोपळ्यापेक्षा हलके काय तरुण नेण्याच्या बाबतीत भोपळ्यापेक्षा हलके आहे असं स्पष्ट रीतीने प्रतिपादन केले <coughs> म्हणून शिवेशी कांटाळा किंवा कंटाळा गुरुत्वे तू चे आगळा खरोखरी ईश्वरापेक्षाही तुमचं गुरुत्व हे खरोखरी आगळं वेगळं आहे त्याच्यापेक्षाही वजनदार आहे का हळू मायाजळी तारून ये हळू मायाजळी तारून या माया जळा मधून तारून तुम्ही हळू आहात ना हलक्या आहात भोपळ्यासारख्या नावे सारख्या वजनदार असला तरी नावे सारख्या भोपळ्यासारख्या हळू असल्या तरी माया जळामध्ये तुम्ही तारून येणारे आहात असं ज्ञानेश्वरीत सतराव्या अध्यात महाराजांनी प्रतिपादन केले तीच गोष्ट महाराज आपल्याला प्रतिपादन करतात म्हणजे कसे काय तारून येतात हे तारून येतात म्हणजे असे देहाच्या आणि देह संबंधित पदार्थाच्या मोहाने त्या मोहरूपी जलथा बुडत होता ना त्याला उपदेश करतात का उपदेश करतात की तू देह नाही मग देह संबंधित पदार्थ तो कसा असणार आधी देह काय खरा देह आधी काय खरा देह संबंध पसारा वजगावने चोरा रक्षण सेवा तसे तू कशा त्याच्यामध्ये मोहामध्ये तू बुडतोय असा त्याला उपदेश करतात आणि माया रूपी जळात मायेचा निराश करतात देहाचा निराश करतात मोना या अवेद्येपासून त्याला परावृत्त करतात आणि इतकंच नव्हे तर तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आणि त्या उपदेशाचा परिणाम काय कानावचनाची भीती वस्तू होऊन उठी कवणीच अत्यंत भाग्यवान असल्या कारणाने आत्मस्वरूपाशी अभिव्यक्त होतो त्या अहम ब्रमित्या करू होतो आणि अरुढ होऊन आपल्या आत्मसिद्धीच्या रूपाने तो तरुण जातो आणि तरुण जाऊन कुठे पोहचतो कुठे पोचायचा अहम ब्रह्मास्मित्या कार वृत्तीही जर विलयाला जाते तर कुठे पोहचतो म्हणून सांगायचं हा कुठेही पोचत नाही त्याचं कारण गमन क्रियेचं फल आहे गावाची प्राप्ती इथे गमन क्रिया नाही इथे भ्रांती निराश आहे आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त होणं सिद्ध वस्तू होणं भ्रांतीचा केवळ निराश असल्या कारणाने प्राप्तीचा प्राप्तीचा प्रात्ता, झालेला वाघ व्यवहार आहे म्हणून हा कुठे जाऊन पोहोचतो सांगताय मी त्याच वाटत नाही ते माया जळी बुडीजे घनवटे तरी वजनदार गुरूंचा हा तरुण जातो तरुण गेल्यानंतर सुद्धा कुठे जाऊन पोहोचतो कुठे राहतो हे सांगता येत नाही त्याचं कारण हा मूळ आपल्या स्वस्वरूप स्थितीला प्राप्त होतो म्हणून याचे आणि ज्याने तारून नेले असता कुठेही उतरावयाचे नाही हे गुरुने तारून नेल्यानंतर कुठे उतरायचं उतरायचं कुठे नाही का गे ते काही नाही त्या लावेतो कुठे नाही वास्तविक माया म्हणून पदार्थ नाही अशा नस्त्या जळात जीव बुडतो बरे अशा पाण्यात बुडतो असे घरे धरले समजा त्या माया जळात बुडतो असं धरलं गृहित वजनदार पदार्थाने तर तो दुसरं नवल तरी त्याला तरावयाला भोपळ्यासारखी हलकी वस्तू पाहिजे पण या मावयाचे जे साधन आहे ते ह्याच्या अगदी उलट तर मायातून तर साधन परंतु हे भोपळ्याप्रमाणे हलके नाही अगदी जड बरे ह्या जड साधनाने तरतो असे समजले तरी तर कोणत्या तरी एका तिराला लागेल परंतु येथे तरणारा जो जीव तो तर कोणत्याही ठिकाणी राहत नाही कारण ठिकाणी राहत नाही त्याचं कारण तो झालं असतो कारण मायेतून तरला म्हणजे देशतः काल वस्तु तो तर देशकाल वस्तू परिचित विवर्जित झाला हा त्यातला खरे उपकार गुरूंचे उपकार कशासाठी तर कोणतीही गोष्ट आपली उर्वरित राहू देत नाही पहिली गोष्ट इच्छा राहू देत नाही दुसरी गोष्ट अविद्या राहू देत नाही तिसरी गोष्ट कर्म राहू देत नाहीत काम कर्म अविद्या आणि त्रिगुण यातलं काहीही शिल्लक ठेवीत नाही जीवदशाही शिल्लक ठेवीत नाहीत त्याचे खरे उपकार हे गुरूंचे खरे उपकार आहे उर्वरित ठेवणं हे गुरूंचे उपकार नाही गुरूंचे खरे उपकार हे ती काही उरवी उरू द्यायची नाही जीवत्व सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही किंवा ज्या वासना संबंधाने जीवत्व आलं ती वासना सहनिवृत्त करणं हेच गुरुंचे खरे उपकार आहेत या उपकारासाठी गुरुंच्या करावे उपकार याच परमार्थाचं किंवा संप्रदायाच महत्व आहे माणस माही प्राप्तीने जातात प्राप्तीच्या अर्ध्या वाट्याच्या लोभांनी गुरुही त्याला आशीर्वाद देतात आणि दोघांचा संसार ना इलाजास्तव आहे जरी गुरु शिष्य व्यवहार असला तरी संसार प्रपंच म्हणा विस्तार सुखाने so, होतो <laughs> म्हणजे मग त्या जीवाचे स्वरूप अमुक देशात आहे व अमुक देशात नाही ना अमुक देशात आहे अमुक काळात आहे असं काय म्हणायचं काय एक देशी जीवकळा हा सकाळ सो, सोय पूर्वी एक देशामध्ये होता परिच्छिन्न होता आता अधिष्ठ झाल्या करणारे सगळ्याशी संबंधित झाला अमुक देशात आहे आणि नाही हे परिच्छिन्न पदार्थाविषयी बोलता येतं अमुक काळात आहे अमुक काळात नाही हे परिच्छिन्न पदार्थाविषयी बोलता येतं जो देशाने परिच्छिन्दिन येते या देशात त्या देशात म्हणता येतं काल परिच्छिन्न पदार्थाला या काळात त्या काळात म्हणता येतं आणि सर्व वस्तू मध्ये जर हा अंतरभूत आहे सर्व वस्तूंचा जर हाच आत्मा आहे तर याला वस्तू परिच्छेद तरी कसा संभवित अशा स्थितीला प्राप्त होत असल्या कारणाने तो कुठे पोहचतो हे सांगता येत देश निर्देश करता येत असे परिच्छिन्नत्व न रहता तो परमात्म रूप होतो म्हणजे त्याचा जीवभाव नाहीसा होतो श्री गुरु निरुपम आहे असे सांगतात आता श्री गुरुच्या विषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या गुरुना आता कोणतीही उपमा देता येत नाही कोणताही त्यांच्याविषयी दृष्टांत देता येत नाही आचार्य सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतातच दृष्टांतो नृष्ट सद्गुरोतू स्पर्श स्वर्णता महाराज म्हणतात श्रोतचरण शिष्ये ह तेनवा अलौकिकोपी महाराज म्हणतात की तुमचं अलौकिकत्व असं आहे कि स्वतःच साम्य साम्य म्हणजे सम सम म्हणजे ब्रह्म त्याचा भाव वाचक करून सा, साम्य शब्द तयार केला म्हणजे ब्रह्म भाव देऊन आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा विजय घेत नाही त्यांना काय आम्ही आता दृष्टांत इथे आवर्तित लावू नाही त्रिभुवन जे ठरे संपूर्ण त्रिभुवनाच्या पोटात फिरून बघितलं तरी कुठेही त्यांना दृष्टांत सापडत नाही खरोखरीच ते निरुपम आहे असं जसं आचार्य म्हणतात तीच गोष्ट आता इथे ज्ञानेश्वर माऊली पण म्हणते आकाश हे सावयव न बनते आकाशाची हा उपमा ऐसे कोणी एक भरीव आकाश न आता आका, आकाशाची उपमा द्यायची सगळ्यात व्यापक म्हणून पण आकाशाची ही उपमा माझ्या गुरुना देत का आकाश हे सावयव आपल्याला असं वाटतं कि आकाश हे निर्वयव आहे म्हणून त्याला हात पाय कान नाग डोळे नाहीत म्हणून पण शास्त्र असा आहे कि आकाश हे सावयव आहे अवयव शून्य ते नाही आकाशम अवयव शून्या भवित न अर्ती एक तुमच्या पुढे अनुमान मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल अनुमानाने आपल्याला असं सिद्ध करता येत की आकाश हे निर्वयव होऊ शकत नाही आकाशम पक्षीकृत्य काय हा काजन्यत्व त्याच कारण दिलं हेतू दिला जन्यत्वा करते आकाशादी पंच महाभूतांची उत्पत्ती झाली आणि जिथे जिथे जन्म जन्यत्व आहे तिथे तिथेच अवयवत्व आहे तुम्हाला अवयव दिसोत कि न दिसोत. जन्य नाही ते म्हणतात या घोटाळ्यात पडायलाच नको म्हणतात चारच भूताच्या पर्यंत करतात या पाचव्या भूताच्या पडत नाही सांगण्याचं तात्पर्य आकाश हे जन्य असल्या आकाश हे निर्वयव होऊ शकत नाही त्याला त्याची व्याप्ती यन्न एवम तन्न एवम जे असे नाही ते असे नाही ते तसे नाही म्हणजे जे जन्य असते ते सावयव असते जे जन्य नसते ते सावयव नसते कसं त्याला दृष्टांत आपल्याला सापडत नाही म्हणून यथा ब्रह्म त्याला उदाहरण द्यायचं झालं तर ब्रह्मासारखं ब्रम्ह हे अजन्य असल्यामुळे जसे निर्वयव आहे त्याप्रमाणे आकाशजन्य असल्या कारणाने ते सावयव आहे असा अर्थ करायचा ते निर्वयव आहे कारण जन्य नाही म्हणून अजन्य स्वरूपात त्यामुळे जन्मरहित असल्यामुळे जन्मरहित अस्म असल्या कारणाने ते निर्वयव आहे आकाश जन्म जन, जन्माला आलेला असल्या कारणाने ते सावय म्हणून माझ्या श्रीगुरूंना या आकाशाची उपमा देता येत नाही ते चिदाकाश आहे चिदाकाश कसले चिदाकाश आहेत हे चिदाकाश आहेत पण भरीव चिदाकाश ह्या चिदाकाश्या आकाशाचं कसं आहे हा हे आकाश पोकळीच आहे आकाश, आकाश। चिदाकाश आहेत भोताश भोताकाशवत सावयवते नाहीतच भोताशका भोताकाशवत निश्चयन न वर्तते भोताकाशाप्रमाणे ते या जगामध्ये राहत नाहीतच हे भरीव आहेत चिदाकाश स्वरूप आहे चिद्रूप आहेत अखंड एक रणाने या आकाशाची त्या परमेश्वराला उपमा देता येत नाही उलट माझे जे श्रीगुरु आहेत ते स्वस्वरूपेन नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा स्वभावाने अशा स्वरूपाने प्रकाशते नाम विराजते ते आपल्या या स्वभावाने शोभायमान आहेत त्यांना आता कोणाची गरज नाही म्हणायच झालं तर भरीव चित म्हणजे माझे श्रीगुरु ह्या आकाशाची उपमास तरी सुद्धा त्यांना देता येत नाही पूर्ण पूर्ण पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णमादाय पूर्णमेवा असे माझे श्रीगुरु असल्या कारणाने भरीव आहेत पूर्ण आहेत त्यांच्यामध्ये अपूर्णतेची कुठेही उस आकाश गुरु आकाश गुरु असे आकाश चिदा आकाश आहे पण भरिव चित आकाश आहे हे पोकळे आकाश आहे हे आकाश जन्य आहे सावयव आहे माझे श्रीगुरु अजन्म आहे निर्वयव आहे निरंश आहे या आकाशाला प्रकाशन करायला आकाशाची उपमा श्रीगुरुला द्यावी असे मनात आणले तर हे भूताकाश सावयव आहे कारण उत्पन उत्पन ते उत्पन्न झाले असून त्यापासून शब्द उत्पन्न होतो व त्यामध्ये चारही भूते लय पावतात तेव्हा ते सावयव आहे हे ठरले आणि श्रीगुरुरूप जे आकाश आहे ते कोणी एक भरीव आकाश आहे म्हणजे नित्य निरवय आणि भावरूप आहे तेव्हा या आकाशाची उपमा श्रीगुरु कशी शोभणार उपमा द्याचे सर्व श्रीगुरूंच्या साह्याने सुशोभित आहेत असे सांग उलट असं जगातल्या कोणत्याही पदार्थाची आपण उपमा द्यायची ठरवली तरी तो पदार्थ म्हणजे श्रीगुरूंच्या सत्ता स्फूर्तीने स्वतः शोभायमान होतो त्याची उपमा त्यांना काय द्यायची कारण कोणत्याही पदार्थाला सत्ता परमि श्री गुरूंच्या असल्यामुळे परब्रम्ह्याच्या असल्यामुळे कोणताही प्रकाश श्रीगुरूंच्या प्रकाशाने प्रकाशित होत असल्या कारणाने त्या प्रकाशाला त्या पदार्थाला या परमेश्वरा करून प्रकाशाचं आणि सत्तेचं प्रदान होतं त्या पदार्थांची उपमा मूळ प्रदान काय आम्ही द्यावी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चंद्राने सुशितळे ठीक आहे म्हणले आम्ही एक प्रकाशमान पदार्थ काढू घेतला त्याच म्हणजे आपण करून काय उपमान येते ये, काय बघूया महाराज म्हणतात हे सांगायचं आहे जया सूर्य जयाचे उजाळे कडवसोन कडवसे कडवसे महाराज म्हणतात कि जगामध्ये जे प्रकाशमान पदार्थ आहे या प्रकाशमान पदार्थाविषयी आपण थोडस नंतर चिंतन प्रसंगाने करू आपल्याला त्याचे नाव फक्त तुम्हाला सांगायचे जाता जात एक चंद्र सूर्य प्रकाश आहेत हे सर्व चा सर्व प्रकाश भौतिक प्रकाश यांना जड प्रकाश असं म्हणायच सगळे दीप दीपिका शशी तारा रवी दीप हिरा हे सगळे भौतिक प्रकाश जड प्रकाश आपण या सर्व पदार्थांचा आपल्या वृत्तीद्वारा प्रकाशन करतो वृत्तीद्वारा यांना आपण जाणतो म्हणून म्हणायचं जा विकारी प्रकाश त्यात सुद्धा थोडासा पारकावा असा आहे की या वृत्तीमध्ये असणारा जो चिदाभास हा ही प्रकाश आहे त्या प्रकाशाचा प्रकाश म्हणजे कुटस्था ज्योतीची निज ज्योत वृत्तीमध्ये जो चिदाभास आहे ती ज्योत आणि ती ज्योत ज्याची आहे असा कुटस्थ म्हणजे निज ज्योत आणि या वेष्टी रूपाने बोललेल्या निज ज्योतीची समष्टी रूपाने ज्योती बोलायचे झाले तर ब्रह्म दोन्ही निर्विकार प्रकाश मग कोटस्थ चैतन्याचा प्रकाश म्हणा व्यष्टी दृष्टीने किंवा समष्टी दृष्टीने ब्रह्मप्रकाश म्हणा दोन्ही प्रकाश निर्विकार प्रकाश म्हणून निर्विकार प्रकाश विकारी प्रकाश आणि भौतिक जड प्रकाश असे तीन प्रकार महत्वाने ध्यानात ठेवायचे त्या तिसऱ्या प्रकारात मात्र असं ठेवायचं या प्रकाशांचा जर आपण विचार केला तर जगामध्ये जे हे भौतिक प्रकाश आहे त्यांचा थोडासा विचार इथे महाराजांनी घेतलेला आहे चंद्र चंद्र तेजपरी शीतल शशांकाचे तेज तर खरंच परंतु ते चंद्राचं जे तेज आहे ते शीतल प्रकारचं आहे सूर्याचं जे आहे ते तापवान आहे संताप देणार आहे म्हणून सूर्याची उपमा दिली या प्रखरतेच आणि जे काही विशेष त्याच्यात उग्र रूप आहे त्या उग्र रूपाचा निराश करून दिलेली आहे मारतंड पण जी तापहीन संतही मारतंड तर खरेच सूर्य तर खरेच पण खरे, तापहीन आहे हा तापवान आहे मनुन, चंद्रमसी चंद्रस् शीतलंज चंद्रा ठिकाणी चंद्राच जे तेज शीतल है सूर्य से प्रखरनतेज आणि सूर्याचं जे तेज आहे ते प्रखर स्वरूपाचं आहे तीव्र स्वरूपाचा आहे चटके बसवणार आहे जर तो सूर्यकांत म्हणे आणला तर काय विस्फोल्लिंग ही निर्माण होत इतकी त्याचे प्रखरत आहे असं असलं तरी येतात सर्व हे सर्वच्या सर्व प्रकारचे जे जेवढी म्हणून तेज आहे ही सगळीच्या सगळी जर तेज घेतली तर स्वात्मतेज हे सगळं तेज म्हणजे आत्मतेजच आहे ब्रम्हतेजत आहे ते ब्रह्म या सगळ्या भौतिक लोकांनी उसणं घेऊन आपल्या जगामध्ये हे मिरवत आहेत शोभायमानवत आहेत असं एकंदरीत दिसून येते केवळ शुद्ध हा मूळ जो शुद्ध चैतन्य जो आत्मप्रकाश आहे तो आत्मप्रकाश ब्रह्मप्रकाश म्हणजे गुरु हो गुरु शब्द आम्ही त्या गुरु शब्दाने त्या प्रकाशाचं वर्णन करतो असं महाराज म्हणतात चिद्रूप श्री गुरुप्रकाश हा अत्यंत शीतल स्वरूपाचा आहे किंबहुना या चिद्रूप श्री गुरु प्रकाशानेच प्रकाश देणारी तुम्हा प्रकाश देणारी चंद्र सूर्य इत्यादी ही तेजमान प्रकाशमान झालेली आहे भगवंतांनी याचा उल्लेख स्पष्ट रीतीने पंधराव्या अध्याय केलेला आहे यदा ते मामकम भगवंत सांगतात की या अग्नी इत्यादी का दिसणार जे तेज ते तेज इतर दुसऱ्या कुणाचं नसून ते माझच आहे तरी सूर्या सकट आघवी सूर्यासह सगळीच्या सगळी जितकी म्हणून तुम्हाला प्रकाशमान पदार्थ दिसत असतील ती विश्वरचना जे दावी ती दीप्ती जाणावी माझी जाणावी सांगतात ती जी दिपती ती दुसरी कुणाची नसून ती जाणावी अध्यंती आहे आणि शेवटी जगताच्या पूर्वी आणि जगता जगताच्या नंतर आणि जगत असताना दिसणारी जी दिसतात दहन पचन सिद्धी करी जो निरवधी अमर्याद रूपाने काम करतोय दहन करण्याचं काम अमर्याद रूपाने पचन करण्याचं काम अमर्याद रूपाने गुरुजी हिशेब सांगत असत माणूस कितीही मोठा खादाड असला तर सरासरी अर्धा किलो म्हणजे एका वर्षा महिन्याला पंधरा किलो लागत म्हणजे वर्षाला एकशे ऐंशी किलो लागत एका वर्षाला एकशे ऐंशी किलो तुझ किती पंचवीस पंचवीस वर्षाला किती लागत हा ते धरून चालव सरास तरी काढायची काढतो सरास तरी कशाला म्हणतात ना पाचशे किलो एक कम कमी पडले रे मी शे एवढं खादाडा माणूस इतकं पचवलं हो एवढं पचवलंय म्हणून अमर्याद पचन महाराजाने लिहिले हे जे पचवतायत तरी तर जे निरवधी अमर्याद रूपाने जे पचन करतायत दहन करतायत ते होता अशी तेजोवृद्धी ही जी तेजाच्या ठिकाणी तेजोवृद्धी दिसते ती माझीची का महाराज म्हणतात ती माझीच का मग अग्निमध्ये असलेलं तेज चंद्रामध्ये असलेलं तेज सूर्यामध्ये असलेलं तेज अर्थात अग्नीमध्ये सुद्धा जठराग्नीमध्ये असलेलं तेजिका mm. आपण अग्निचे उपासक आहोत ध्यानात ठेवा अग्नि ही देवता आहे अग्नि चे आपण उपासक आहोत अग्नि जर शरीरातला गेला तर मनुष्य गेला असं समजायचं देह नोहेिखलू ओला महाराज म्हणतात एकदा आग्ने गेला म्हणजे तो देह देह म्हणून राहत नाही तो ओला चिखला आहे किंवा चिखलाचा गोळा आहे हे सर्व तेज स्वरूप देवच आहे म्हणून महाराज म्हणतात या सर्वांच्या ठिकाणी असणार जे तेज ते त्या परमेश्वराचं तेज असल्या कारणाने या तेजाची उपमा त्या देवाला नाम त्या श्री गुरुना देता नाही ज्याच्या संबंधाने चंद्राधिकामध्ये उत्तम शीतल प्रकाशत आली व ज्याच्या अंधेरामध्ये आणि अर्थामध्ये ग्रस्तकाराचे ओळीतील रहस्यात कमीपणा येत नाही असे श्रीगुरूंचे मेहमान अधिक कसे आहे ते सांगतात आपण त्याच्याबद्दल की ईश्वर केवळ अदृष्ट फल देतो आणि श्रीगुरु हे दृष्टादृष्ट फल देतात म्हणून ईश्वराच्या सेवेपेक्षा गुरु सेवा श्रेष्ठ आहे तू का म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची सेवा केली देवा पावे साधूंची के सेवा केली संग तर ती देवाला प्राप्त होते म्हणून हे साधूंची सेवा करावी असं आपण सांगतो सांगत आलो आहोत आता आज आहे देवाचा अवतार आज आहे आनंदीमध्ये संतांचाही अवतार त्या दोघांचाही अवतार आजच झालेला आहे म्हणून तर अनेक कारणास्तव ज्ञानेश्वर महाराजांना आपण भगवंताचा अवतार म्हणतो त्यात या तिथीचही आणि एक साई आहे आपल्याला हम्म आज गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला हे एक विशेष आहे त्याच्यात यद्यपि हे का एकच कारण पुरेस नाही कितीतरी कारणाने आपल्याला प्रमाणाने सांगता येते कुंडलिकाच्या भावार्था गोकुळीता निजप्रेम भक्ती भक्ता आता घा घ्या म्हणत असे असंही वर्णन आपल्याला प्रमाणाने करता येईल पण त्या तिथीच्या दृष्टीने तेव्हा ईश्वरापेक्षा संतांचं महत्व काय अनेक कारणाने सांगता उदाहरण सांगतो ईश्वराने आपल्या कार्याची यादी दे। गीते गीते दिली गीतेत दिली ज्ञाने ती यादी पण मूळ गीते असलेली यादी एवढीच परित्राणायचं हे देवानी दिलेली यादी या यादीमध्ये संतांची यादी जर काही असेल तर परित्राणाय साधुनाम साधो करतात पण विनाशायचं दुष्कृता धर्मसंस्थापना साधो करतात म्हणजे ईश्वराच्या तीन कार्यापैकी धर्म धर्मसंस्थापना आणि साधूंचं रक्षण ही दोन कामं जशीच्या तशी संत करतात पण दुष्टांच देव करतो भक्ता राखी पाया पाशी दुर्जनाचे संहार संण्याच्या उद्धार करतो आणि संहारच करायचा ठरला मागणच मागायचं ठरलं तर जे खळांची व्यंकटे सांडो त्याच्या वाकडेपणाचा संवार करतो त्याचा संहार करीत असा साधूंच्या आणि देवाच्या कार्यामध्ये दे फरक आहे बाकी साधू आणि देव समानच तरी सुद्धा साधूंच हे श्रेष्ठत्व आहे संहार करण्याच्या कर। श्रेष्ठपणाच आहे हा जसा दोन प्रकारे सांगितला ठिकाणी नाम ईश्वरे ईश्वराच्या ठिकाणी यात शिवत्व जे त्याच्या ठिकाणी शिवत्व आहे नाम ईश्वरत्व आहे सर्वज्ञत्व ईशनशील नियामकत्व जे आहे ते कसं आहे स्पर्श दूषित जीवत्वाच्या स्पर्शाने दूषित झाले आपण काय म्हणतो काय रे अंघोकरांनी निघाला हा हा म्हटलं का तो सुतकी माणूस मला शिवला म्हणतो म्हणजे सुतकी माणसाच्या स्पर्शाने जसा बिनसुतकी माणूसही दूषित व्हावा अगले पद्धति ने जीवत्व स्पर्शा मुश्वरा च ईश्वरत्व ही दूषित बने जीवत्वा, जीवत्वा कसा कभी गला तो खेटा कभी आला होता अग दे मराठी बोला कसा हो तुम्हें कि तो जीवत्व दोषा ने दूषित है जीवत्व स्पर्शाने दूषित है संग कस कारण ईश्वराकडे का आलं त्याच कारण जी जीवसापेक्षत्व दोष दोषितम जीवसापेक्षा जीवत्व स्पर्श आहे त्या दोषाने तू दोषित झापेक्षत्व दोष दोषित असण हेच जीवत्व स्पर्श दोषित असण आहे या वेगळं त्याच दोषित असण काही नाही आणि ना त्यामुळेच वास्तव स्वरूप आराम लाभार्थम तो म्हणतो या जीवत्वाच्या सापेक्षतेने सापेक्षा दोषाने दोषित बनलेला जो मी त्या मला निरपेक्ष असलेलं माझ जे वास्तव स्वरूप त्या वास्तव स्वरूपातल्या आरामाच्या लाभासाठी नाम निज विश्रांती प्राप्तार्थम स्वतःची विश्रांती प्राप्त करून घेण्यासाठी नाम निरपेक्ष स्वरूप प्राप्तीसाठी सद्गुरू आश्रयती तो ईश्वरही सद्गुरूंचा आश्रय करतो आणि गुरुंना म्हणतो असं कुठे घडले रामचंद्र प्रभू हे स्वतः ईश्वर होते आणि वशिष्ठ मुनींचा आश्रय करून ते आपल्या निजस्वरूपाच्या आणि विश्रांतीला प्राप्त झाले शिवपणा हा सुद्धा जीवसापेक्ष असल्या कारणाने जीवपणाच आहे हा जीवपणाचा आहे म्हणजे काय ते हे था, था, या जी जीव शिव निरपेक्ष नितळ असलेल्या माझ्या ब्रम्ह स्वरूपाला मी प्राप्त व्हावं यासाठी म्हणून मी कधी जाऊन प्राप्त होईल मग मुहूर्त तर बघावं मूर्त बघायला कुठे जायचं एखाद्या जोशाकडे जायला व्यवहारात जर जा लग्नाचं म्हणा मुंजीचं म्हणा कुठल्याही सत्कार्याचं जर मुहूर्त पाहिजे असेल तर ता जसं जोशी भवना जाऊन आपण विचारावं त्याप्रमाणे हा ईश्वरही आपल्या स्वस्वरूपाच्या दशेला येण्यासाठी मूर्त शोधायला गेला तो शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आहेत ज्या जोशाला विचारतो ते माझे श्री गुरु जोशी आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दादा प्रसंगाने अत्यंत त्यांच्या थोरपणाला निर्बाध स्वरूप कायम ठेवून धक्का न लावता हे अभिनयाच स्थान नाही हे लक्षात घेऊनही अभिनय करून तुम्हाला मी सांगणार आहे जीवपणाचे मित्र असेल या वया आपली शिव ही मुहूर्त कुसे जया, दादा मला। <laughs> दादा जया, मला संपली। जया मला जोशी आहेत जोशी जोशी असल्या कारणाने मला येऊन विचारतो की गमत आहे त्यातली जोशी म्हणजे श्रीगुरु माझे जे श्रीगुरु निवृत्ती नाच त्या श्रीगुरूंना येऊन त्यांना विचारावं लागतं हे माझ्या गुरुंच वे आगळे वेगळे पण आहे तुम्हाला त्याला ही उत्पत्ती स्थिती लयाचा व्यवहार करून कि म्हणा ही जी परंपरा आहे ही परंपरा त्या ईश्वराने टिकवलेली नाही ही परंपरा तुमच्या सारख्या अज्ञाने अज्ञानामुळे ही परंपरा टिकली नाहीतर उत्पत्ती स्थिती लयाची ही परंपरा राहिली नसती उलट त्या अज्ञानाचीच आणि आभार मानले पाहिजे काय उत्पत्ती स्थिती लयाचा मुद्द्याचा प्रसादता? लोकांच्या प्रसादाने चालवाय नाहीतरीश्वर काय करणाचं करायचं त्यांनी संसार वगैरे काही शिल्लकच राहावीसावी विण वाट व्हावी की संसार व्हा शब्द शब्द न होई लटिका जे की तो लटका होणार नाही का मग असल्या व्यवहाराला बघून कधी कधी कंटाळा येतो मुहूर्त होईल कौतुक आहे ते जीवसापेक्षित त्याच्या स्वरूपाचा त्याला कधी विसर होतच नाही तो अनावृत आहेच आहे पण तुमच्या आमच्या सारख्याला बघून तो म्हणतो माझा ईश्वरापेक्षाही श्रीगुरूंचे कसे आहे काही लोक काय करतात वाटेने जाताना आम्हाला म्हणतात कोणी हिनवून म्हणतात कोणी उप्हासानं म्हणतात कोणी तुच्छतेनं म्हणतात कोणाला थट्टेची मस्खती करण्याची सवय असते म्हणून म्हणतात करणं असतात ते म्हणून म्हणतात आम्हाला काय म्हणले राव तुम्हाला काय होतंय आमचे बघा पाय बघतात तुम्ही पायी चालून बघा म्हणजे कोणाला सांगतो कळलं मी जो पायी चालतो त्याला सांगतो विश्व मग आम्ही दमले म्हणतात आम्ही खंटावलं म्हणतात मग त्याचं ऐकून घेतो घेतो आम्ही आणि मी सांगतो तू किती वेळा चाललास किती चालला तो म्हणतो मी सासवड पासून जेजूरपर्यंत संबंध पाहिजा किती वेळा चाललास अ म्हणला सकाळपासून निघाले तो आत्तापर्यंत चाललोच आहे मग तुझी एक वेळेची वाटचाल होईपर्यंत मी एकदा पुढे आणि एकदा मागे काही कारणाकारणाने जाऊन फिरून तुझ्यापेक्षा मी दोन वेळा म्हणजे तू एक पट दुपेक्षा दुप्पट दमलो ठीक आहे सांगितल्याशिवाय त्याचा दम थांबतच नाही त्याचा श्रीण भागच एका शीण भाग जाण्यासाठी त्याला त्याच्या पेक्षा मी अधिक दमलेला असं सांगितलं म्हणजे दुःखातून दुःख वाचा तुम्ही आम्ही आपल्या जीवपणाला खरी त्रासलेली आहोत तेव्हा ईश्वरी आपल्याला सांगता तू काय त्रासलाय वेळा तुझा प्रपंच केवढा एका गाडवावर घातला तर सगळा तुझ्या सळीत प्रपंच बसतोय अरे माझा प्रपंच केवढा मोठा भाग तुझ्या प्रपंचानं जर तू कंटाळलायस तर माझ्या प्रपंचानं मी कंटाळलेला असेल का नाही मला सुद्धा त्या शिवाला त्या जोशाला जाऊन माझ्या स्वरूप स्थिती विषयी मूर्त विचारायला लागतं तेव्हा आपल्याला वाटतं मग शिवही जर आमच्यासारखा असेल मग आपण आपलं न कंटाळणं बरं हा वाटत त्याच्यासाठी लिहिलं हो जी अधिक ईश्वरापेक्षाही श्रीगुरूंचे दया जोशी आणि सत्गुरु रूपी जोशाला ईश्वर हि आपल्या स्वरूप स्थितीच मुहूर्त स्थितीचा मुहूर्त विचारतो खरं सांगायचं तर जीव सुद्धा शिवस्वरूपच त्याला तरी मूळ स्वरूपाला जाण्यासाठी मूर्त विचारायचं खातो आहे म्हणून त्याला विचारायला लागत ते आपलं वर्णन केलंय जीव भावाला आपल्या मूळ स्थितीला येण्यास ज्या सद्गुरु रूप जोशाला शिव ही मुहूर्त पोसतो एका परमात्म भावा व्यतिरिक्त जसा जीवपणा तुच्छ आहे तसा शिवपणा ही तुच्छ आहे तुच्छच आहे परमात्म दृष्टीचा परित्याग करून योग्यता आहे हे आपल्यापेक्षा मूळ ब्रह्मस्थितीच्या मानाने तो शबलत्वाला प्राप्त झाला त्याला काय करायचं परंतु पारमार्थिक दृष्टीने तो शिवपणा सुद्धा जीवपणाचा आहे या जीवपणातून निघून परमात्मा रूपस्तो हा जीवपणा लक्षात ठेवायचा या दूध, दूध अगदी ज्याच्यात पाण्याचा थेंब सुद्धा नाही असं पिण्याची ज्याला सवय आहे त्याला जर आपण सांगितलं की हे दूध आम्ही डेहिरीत आणून आठवून तुला देतो तो म्हणले बघा हे डेहरीत दूध म्हणजे सगळ्यात झालेलं आठवून देत अरे मी दारोष्ण दूध पिणार त्या मनाने कसवून देतो आठवून दूध हे पुण्याला महत्वाचं आहे ज्याला कधी दूध मिळत नाही त्याला पण जो निरस दूध पितोय त्याला ते कमीपणाच आहे तस मूळ शुद्ध पारमार्थिक स्वरूपाच्या दृष्टीने जरी शिवत्व जीवत्वाच्या मनाने श्रेष्ठ आहे त्याच्या मनाने शपलिष्ठ ह्या जीवपणातून निघून परमात्म स्वरूप स्वस्वरूपाचे उपायच नाही पहा कि साक्षात ईश्वर अवतार जे रामकृष्ण आधी त्यांनाही वशिष्ट संधीपणी वगैरे जाऊन हात जोडावेच लागले म्हणजे त्या काळीला ब्रह्मज्ञानीव्हता काय पूर्वी पण केला अवशिष्ठ म्हणून ज्या काळी ते आपला ईश्वर भाव टाकते त्याच काळी परमात्म स्वरूपात प्राप्त होती म्हणजे त्यांना टाकून आपल्या स्वरूप स्थितीला जावं तेव्हा त्यांना निस्तरंग स्थिती प्राप्त होते व ते राहतात श्री गुरुच्या ठिकाणी गुरु शिष्य भाव मिळच नाही दिसतो तो आभास मात्र आहे असे दृष्टांतपूर्वक सांगतात म्हणजे गुरु आणि शिष्य या दोन नावाने गुरुच मानतात असं आता सांगायचं आपलं वाटत की का होई्वरूप तुम्ही केलं वर्णन अशा शिष्याला असे गुरु आणि ब्रह्मस्थितीला पोहोचवतात इतके श्रेष्ठ आहेत की शिवाला पोसायला लागतो वगैरे जे तुम्ही वर्णन केलं याच्यावरून आम्हाला असं दिसून येतं की एक गुरु एक ईश्वर आणि एक शिष्य किंवा ईश्वर हे दोघेही ज्याला मुहूर्त पोजतात तो जोशी श्री गुरु आणि हे दोन त्याला मुहूर्त विचारणार म्हणजे तीन झाले की नाही तर त्याला उत्तर देतात गुरु आणि शिष्य या दोन नावाने एकमेव गुरुच ना व्यवहार होऊ नये लक्षात ठेवाय व्यवहार होता बिघडत नाही यात सांगण्यात विशेषत्व नाही व्यवहार होऊ नये हा गुरु आहे हा शिष्य आहे हा गुरु शिष्य सत्पथ व्यवहार वाहती वाट करू नये ही वाहती वाट सदाचित वाहती ठेवू नये त्यांच्या मूळ अद्वैत स्वरूपामध्ये बिघाड होत नाही हे पुढच्या ओवी दृष्टांतपूर्वक सांगतात